पुस्तक घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील करुणा देवी चिनी व भारतीय हृदय एकरूपच आहे चीनी संस्कृती व इतिहास यावर अनेक ग्रंथ मी तुरुंगात वाचित होतो चीनी वाङ्मयाच्या प्रकरणात एका प्रख्यात चिनी नाटकाची दोन तीन पानात संक्षिप्त गोष्ट होती हे नाटक पाच सहाशे वर्षापूर्वीचे आहे अतिउत्कृष्ट असेही नाटक आहे चिनी संस्कृती कौटुंबिक गुणावर फार भर देते या नाटकात कर्तव्य पालन शिकविले आहे कुटुंबात कसे वागावे ते दाखविले आहे चिनी जीवनावर या नाटकाचा अपार परिणाम झालेला आहे मी त्या दोन पाणी संक्षेपाचा पाऊनशे पाणी विस्तार केला आहे ते सर्व नाटक मला कोठे मिळणार मी कसे वाचणार मी लेखणी घेतली व ती गोष्ट जशी रंगवता आली तशी रंगवून मांडली आहे नावे गावे भारतीय योजली आहे ही गोष्ट मी तुरुंगात व बाहेर अनेकांना सांगितली त्यांना ती आवडली आता सर्वांनाच आवडो चिनी व भारतीय हृदय एकरूपच आहे प्राचीन महान चीनला प्रणाम त्याच्या असीम त्यागाला प्रणाम साने गुरुजी करुणा देवी प्रकरण पहिले राजा यशोदर वाचक विद्या पाटील फार प्राचीन काची ही गोष्ट आहे यशोधर नावाचा एक राजा होता त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते मोठ्या शोभत होते शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती हंसाप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पत्रातून एजा करताना दिसत नदी तीरावर सोमेश्वराचे मुलगा आई बाबांचा तो एकुलता एक मुलगा होता तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता तो त्यांचे धन तो त्यांचा देव मृत पुत्र मातेच्या मांडीवर होता की त्याच्याकडे पाहत होती मुलाचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा सुटत होत्या परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही माय बापांची कितीही प्रेम त्या सोमेश्वराजवळ दरवर्षी तेव्हापासून यात्रा भरत असे आईबापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सारे शहर तेथे लोटे जवळचे दूरचे लाखो लोक ज्यांचे आईबाप मेलेले असतील ते मृतांसाठी कृतज्ञता दाखवायला येत ज्यांचे आईबाब जिवंत असतील ते जिवंत असणाऱ्यांविषयी कृतज्ञता दाखवायला येत मातृ पितृ प्रेमाची ती अपूर्व यात्रा असे मुक्तापूर राजधानी सोमेश्वरच्या या यात्रेसाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध होती आणि आता यशोधर राजाच्या प्रजा तिचे नाव सर्वांच्या तोंडी झाले होते मुक्तापूरची प्रचंड मंदिरे भव्य राजवाडे सुंदर रुंदर असते तेथील भव्य बाजारपेठ तेथील विद्यापीठ तेथील न्याय मंदिर सारे पाहण्यासारखे होते परंतु यशोधर राजाचे दर्शन व्हावे म्हणून लोक येत तो पुण्यश्लोक राजा होता यशोधराला एकच चिंता दिवस असे प्रजा सुखी कशी होईल एके दिवशी सुंदर सजेल्या नावे तो शीतला नदीच्या शांत गंभीर प्रवाहावर विहार करीत होता बरोबर मुख्यमंत्री आदित्य नारायण हा होता एक वाद्य एक मधुर तंतुवाद्य वाजवित होता परंतु राजा यशोधर प्रसन्न नव्हता महाराज आज उदासी का आपली सारी प्रजा सुखी आहे मग का चिंता प्रधानाने विचारले आदित्य नारायण आपला राज्यकारभार दिवसेंदिवस अधिक चांगला व्हावा असे मला वाटते राजा कितीही चांगला असला तरी त्याला जर अधिकारी चांगले मिळाले नाहीत तर काय उपयोग कायदा शेवटी कागदावरच राहतो ठाई ठाई चांगली माणसे काम करण्यासाठी कशी मिळतील हा मुख्य प्रश्न आहे प्रत्येक गावाला तालुक्याला जिल्ह्याला योग्य माणसे निवडली जातील योग्य माणसे नेमली जाती म्हणून काय करावे परंतु हल्लीचे अधिकारी आहेत ते चांगलेच आहेत तक्रार कुठून येत नाही माझ्या मनात एक योजना आहे त्या तालुक्या त्या तालुक्यात जी बुद्धीमान सद्गुणी अशी मुले असतील त्या सर्वांना राजधानीत बोलवावे त्यांनाही ते वर्षभर शिक्षण देऊन त्यांची परीक्षा घ्यावी केवळ बौद्धिकच परीक्षा नाही तर इतरही अनेक अंगांची आणि अने जी मुले जास्त योग्य ठरतील ती ठिकठिकाणी नेमावीत परंतु त्या त्या ठिकाणची हुशार शहानी मुले मिळणार कशी समजायचा काय मार्ग त्या त्या गावच्या लोकांना माहीत असते अमक्या अमक्याचा मुलगा फार हुशार आहे फार शूर आहे फार परोपकारी आहे असे गावात म्हणत असतात त्या त्या गावच्या अधिकाऱ्यांनी नोंद करून पाठवावी आपण त्यातून निवड करून बोलावून घ्यावी त्यांची परीक्षा घ्यावी करून तर पाहूया करून पाहायला काहीच हरकत नाही पुढील राजांसाठी ही उत्कृष्ट परंपरा नाही खरोखरच आपण धन्य आहात किती सारखा विचार करीत असता राजा होणे म्हणजे मोठी जोखीम कोट्यावधी लोकांची सुखे राजावर अवलंबून असतात एका कुटुंबाचा संसार नीट चालावा म्हणून त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला किती दक्ष राहावे लागते मग ज्याच्यावर लाखो संसार अवलंबून त्या राजाने कितीपणे दक्ष राहिले पाहिजे मग ते वाद्य वाजत होते माझ्या मनात विचार येई कि किती कुटुंबातून सुखाचे संगीत नांदत असेल कोटे हाय हाय नसेल ना अन्याय नसेल ना जुलूम नसेल ना अन्नान्ना दशा नसेल ना भांडणे विरोध नसतील ना घरी सर्वत्र माझ्या राज्यात सर्वांचे संबंध प्रेममय व सहकार्याचे असतील का सर्वांचे भिन्न भिन्न सूर असूनही त्यातून गुन्ह्या गोविंदाचे संगीत निर्माण होत असेल का आदित्य नारायण मी जेव्हा चांदीच्या ताट्यातून अमृतासारखे अन्न खातो तेव्हा माझी प्रजा मला आठवते मी सोन्याच्या पलंगावर पराच्या गाद्यावर झोपतो तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यासमोर असते मी जेव्हा माझ्या विशाल ग्रंथशाळेत हिंडतो तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यासमोर असते मी मनोरम राजवाड्यातून वावरतो तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यासमोर असते प्रजेला अन्न वस्त्र घरदार ज्ञान सारे असेल का हा विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर असतो मी सुखात असता माझी प्रजा दुःखात असेल तर देवागडी मी गुन्हेगार ठरेन एखाद्या वेळेस वाटते की सोडावे राज्य व्हावे संन्यासी व जावे परंतु अंगावरची जबाबदारी अशी सोडून जाणे तेही पाप म्हणून मी शक्य ती काळजी घेऊन हे प्रजापालन कर्तव्य पार पाडायचे असे ठरवले आहे आपल्या बागेत जशी सुंदर सुगंधी फुले फुललेली असतात तशी माझ्या प्रजेची जीवने फुलावी त्यांच्या जीवनात रस व गंध उत्पन्न व्हावा असे वाटते आपण माणसे शेवटी अपूर्ण आहोत परंतु जितके निर्दोष होता तितके होण्यासाठी प्रयत्न करावा याचे इतक्या एका बघाने झडप घालून एक मासा पकडला यशोधराचे लक्ष तिकडे गेले पाहिलेत ना तो प्रकार तो म्हणाला होय महाराज आदित्य नारायण म्हणाले माझे अधिकारी असे नसोत, दिसायला गोरे गोमटे वरून गोड गोड बोलणारे परंतु मनात खरे नाणे पाहिजे हवे, नक्कल नको खरे ना होय महाराज सोमेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होत्या सायंकाळ जवळ नाव माघारी वळली यशोधर उतरला शेकडो लोकांचे जे जेकार ऐकत व प्रणाम घेत राजवाड्यात गेला असा राजा असावा असे म्हणत लोक घरी गेले